गावातील साधं पण कठीण आयुष्य खूप वर्षांपूर्वी विजयनगर साम्राज्यात एक लहानसं सा गाव होतं त्या गावात राम नावाचा एक गरीब पण अतिशय हुशार माणूस राहत होता लोक त्याला कधी विदूषक म्हणत कधी विद्वान म्हणत तर कधी चतुर्मुलगा म्हणून हसत खेळत हाक मारत त्याच्या घरात जास्त काही नव्हतं छोटंसं कौलारू घर अंगणात दोन झाडं आणि स्वयंपाकासाठी फक्त थोडंफार धान्य कधीकधी चुलीला धूर निघायलाही धान्य नसायचं तरीही राम आणि त्याची पत्नी कधी खचत नसत त्याची पत्नी साध्या कपड्यांत असली तरी तिचं मन मोठं होतं ती नेहमी म्हणायची आपण गरीब आहोत पण आपलं प्रेम श्रीमंत आहे तेवढं पुरेस आहे तेनाली राम तिचं ऐकून हसत असे पण मनाच्या आत मात्र तो नेहमी विचार करायचा आपल्या संसारासाठी काहीतरी मोठं करायला हवं हो। राजाचा जाहीरनामा एके दिवशी गावात मोठी बातमी आली विजयनगरचा महान राजा कृष्णदेवराय एका भव्य यज्ञाचं आयोजन करणार होता संपूर्ण राज्यातून विद्वान कवी आणि शहाणे लोक तिथे जमणार होते राजाने जाहीर केलं या यज्ञात मी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर सगळ्यांना पटेल त्याला हजार सोन्याची नाणी बक्षीस मिळतील ही बातमी ऐकताच गावभर खळबळ माजली सगळ्यांना वाटलं आपणही जाऊ कदाचित सोनं मिळेल तेनाली रामनेही ही, ही गोष्ट ऐकली त्याच्या मनातला गरीबी डोंगर त्याला या संधि ढकलत होता पगे तो थोड़ा गप्प बसला मी विद्वान नहीं मोठा पंडित नहीं मी काय उत्तर पत्नी पत्नीचा धीर तेनालीराम घरी आला आणि पत्नीला ही गोष्ट संग गरीब आहोत पड़े तस विद्वां ज्ञान नहीं मी जाऊ का यज्ञाला पत्नी ने शांतपने का हाथ हाथला हसन तेनाली तुझं ज्ञान पुस्तकात नाही तुझ्या मनात आहे तू नेहमी खरं बोलतोस हेच तुझं सामर्थ्य आहे तू जा प्रयत्न करून बघ मन नेहमी साथ देतं त्या शब्दांनी तेनालीरामच्या डोळ्यात चमक आली त्याला वाटलं खरं आहे माझ्याकडे सोनं नाही पण वेद वेदपठणा नाद ढोलताशांच हजारों लोक गर्दी पहन तेनालीराम थक्कला सिंहसना बसला आजूबाजूला मंत्री पंडित कवि बसले होते आत्मविश्वास थोड़ा अहंकार झलकत होता तेनालीराम मात्र साध्या कपड़ अन्वाणी पायानी थोड़ा घाबरत तिथे उभा रही मना आत एक वेग शक्ति धीर दी पत्नी शब्द राजा प्रश्न शेवटी राजा उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला आज मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो खरी संपत्ती कोणती सगळीकडे कुजबूज सुरू झाली एक विद्वान पुढे आला आणि म्हणाला महाराज खरी संपत्ती म्हणजे धन सोनं रत्न जमीन जुमला हेच खरं दुसरं पंडित म्हणाला नाही महाराज खरी संपत्ती म्हणजे विद्या विद्या नसेल तर सोनं कशाला कामाचं कोणी म्हणाले सत्ता कोणी म्हणाले आरोग्य पण प्रत्येकाचं उत्तर अपुरं वाटत होतं राजा शांतपणे सगळ्यांचं ऐकत होता तेनाली तेनालीरामचं उत्तर थोड्या वेळाने राम पुढे गेला सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले हा कोण ना वेश ना विद्वत्ता दिसते याला काय माहिती असेल पण तेनालीराम शांतपणे राजासमोर उभा राहिला त्याने नम्रपणे हात जोडले आणि म्हणाला महाराज माझं उत्तर साधं आहे खरी संपत्ती म्हणजे माणसाचं समाधान आणि चांगलं मन सोनं आणि संपून जातं विद्या विसरली जाते सत्ता हातातून निघून जाते पण ज्याचं मन समाधानी आहे तो माणूस नेहमी श्रीमंत असतो कारण समाधान विकत घेता येत नाही ते फक्त जगण्याच्या पद्धतीत असतं सगळ्यांचं आश्चर्य क्षणभर अंगणात शांतता पसरली लोकांनी हसणं थांबवलं राजाने डोळ्यांत कौतुकाची चमक घेऊन तेनालीरामकडे पाहिलं खरंच मनाला भिडणारं उत्तर आहे तू गरीब आहेस पण तुझं मन श्रीमंत आहे तुलाच हे सोनं मिळायला हवं असं म्हणत राजाने हजार सोन्याची नाणी त्याच्या हाती ठेवली सगळ्यांच्या डोळ्यांत आश्चर्य होतं साधा दिसणारा हा माणूस खरं तर किती शहाणा आहे हे सगळ्यांना पटलं खरी संपत्ती तेनालीराम नाणी घेऊन राजवाड्यातून बाहेर पडला लोक त्याचं कौतुक करत होते पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता ही नाणी माझी नाहीत ही माझ्या पत्नीची आहेत जिने मला धीर दिला तो सरळ परत गेला जिथे त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती तिच्या हातात सोन्याची नाणी ठेवून तो हसून म्हणाला ही सोन्याची नाणी तुझी आहेत कारण तुझ्या आधारामुळेच मी हे मिळवलं पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले ती शांतपणे म्हणाली तेनाली सोन्यापेक्षा तू मला दिलेलं प्रेम मोठं आहे खरं सोनं म्हणजे आपला विश्वास आपलं समाधान आणि आपली नाती बाकीचं सगळं क्षणभंगूर आहे शिकवण ही गोष्ट सगळ्यांना एक मोठं धडा शिकवते खरी संपत्ती पैसा कीमा सत्ता नसते खरी संपत्ती म्हणजे समाधान प्रेम आणि एकमेकांचा आधार ज्याचं मन चांगलं आहे त्याला कधीही गरीब म्हणता येत